संत मावळून टाकतात आणि एक ईश्वर तिरोधान त्याला काय म्हणायचं त्याला तिरोधान म्हणतात ईश्वर हे जग नष्ट करतो आपल्या साध्या भाषेत बोलायचं आणि संत हे जग माऊळवून टाकतात माऊळ वित विश्वाभास खरं फार अनेक जण म्हणतात अतिशय संतपणे म्हणतात जग गेलं खड्यात काय संताप असतो त्यावेळेस आता समजा जग खड्ड्यात गेलं तर जग राहण्या आहेत का खड्डा आणायचा कुठून साधा प्रश्न आहे जग गेलं खड्ड्यात असं आपण जेव्हा विधान करतो तेव्हा जग मावेला एवढा मोठा खड्डा हवा का नको तर जग मावेला एवढा खड्डा आणायचं कुठून ठीक आहे काय तुमच्या एखादी घरातली वस्तू एका खड्ड्यात गेली म्हणायला बीके तेवढा खड्डा उपलब्ध असतो आणि असं संतापून जग खड्ड्यात घालण्यापेक्षा जग नाहीच असा अनुभव घेतला तर किती छान आहे मावळ वितर विश्वापासून नवलव देला छंडाव जग नाही हा अनुभव फार सुखाचा आहे जगाला खड्ड्यात घालण्यापेक्षा जग खड्ड्यात घालतानाच काय आत संघर्ष असतो आतमध्ये काय पेटलेलं असत तापलेलं असतं याचं पाठव व्हायचं का जग गेला खड्ड्यात असा म्हणणार म्हणूच शांतपणे म्हणतो गो जग खड्ड्यात गेलं असं शांतपणे म्हणतात शांतपणे म्हणतात शांत तप्त झालेलं असत संत हेच करतात पण ते कसं आहे अद्वयाबजीने विलासो बंधू आता आता त्या वंदनाच्या ह्याच्यावर जातात संत तेच करतात पण त्यांची कृती आणि आमची कृती ह्याच्यामध्ये एक अत्यंत संताप आहे आणि एक तज्जनाने ती शांतित आपल्या विचार तिथे की जे अनंत सृष्टी आहे ते अनंत सृष्टी त्याच्या सत्तेवरती भासते म्हणजे जन्माला आता जन्म शब्दाचा इथे नेमका अर्थ आहे अद्वैत वेदांताच्या दृष्टीने मायावादाच्या संदर्भामध्ये जन्म शब्दा अर्थ है कि सत्ते जगत भाषा लगता सत्ते जग काो का तो भार न जन्मादि आदि हि ज्या होता क्या होता हा नेका अर्थ अपना पशा है उत्पत्ति से आदि जे ज्यादा जन्मादी है समास तद गुण आता ही कटकट आपण करायची नाही म्हणजे व्याकरणाचा जो भाग आहे तो व्याकरणाचा भाग सोडून द्यायचा निर्णय जो केलेला आहे आचार्याने तो निर्णयाचा निर्णयाचा भाग आपण घ्यायचा आता हे जे जगन निर्मिती आहे या जगन निर्मितीचा जो भास आहे या संबंधी एक तीन अधिकारानुसार तीन गोष्टी सांगाव्या लागतात काही ना असं सांगावं लागतं की हे जग निर्माण झालेलं आहे काही ना असं सांगावं की हे जग हा एक भास आहे काही ना असं सांगावं की हे जग निर्माणच झालेलं नाही आणि काही ना असं सांगावं की हे जग चितचा विलास आहे किती अधिकारी झाले चार अधिकारी झाले आणि चार अधिकाऱ्यांना चार पद्धतीने सांगावं लागतं ह्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचा गोंधळ नाही एकदा असं सांगतात एकदा तस सांगतात असं सांगतात एकदा तसं सांगतात अशा पद्धतीने हा प्रकार नाही अधिकार जसा असेल तसा अधिकार तसा करू उपदेश सहायज त्याची देऊ ज्याच्या डोक्यावर जेवढं ओझ सहन होईल तेवढंच ओझ त्याच्या डोक्यावर ठेवू न शेजणार ओझ कोणाच्या डोक्यावर ठेवणार नाही ते लक्षात आलं तर ज्यांना शंभर टक्के खात्री आहे हे जग उत्पन्न झालेलं आहे आणि ते खरं आहे त्यांना काय सांगावं लागतं ब ठीक आहे तुझं म्हणणं हे जग खरं आहे उत्पन्न झालेलं आहे मग हे कुणी तयार केलं ईश्वराने के। हे जग ब्रह्माने तयार केलेलं नाही कारण ब्रह्माला काही कर्तृत्व नाही जपायचंय पुन्हा ब्रह्म निष्क्रिय आहे ही गोष्ट जपायची आणि ही गोष्ट जपण्यासाठी ईश्वर नावाचं एक तत्व शास्त्रकाराने ईश्वर हा फक्त शास्त्राने सिद्ध होतो आणि अनुमानाने सिद्ध होतो ईश्वराचं दर्शन कधीही होत नाही फार असं पक्क पाहिजे ईश्वराच्या अवताराचं दर्शन होईल भक्तानुग्रहार्थ पुढे आचार्याने म्हटलंय दुसऱ्या दिसल्या की भक्तांना अनुग्रह करण्यासाठी ईश्वर काही वेळेला एखादं रूप धारण करतो त्याचे विविध प्रकार आहे एक नकराच्या रूपाने अवतार धारण केले ते पौराणिक प्रकरण नकराच्या रूपाने रूप धारण केलं पौराणिक प्रकरण काही असतात श्रीकृष्णासारखे श्रीरामासारखे अवतार ज्यांचं चरित्र असतं ज्यांचं काही मोठं काम असतं परिचाराणाय साधू ना विनाशायाचे दुष्कृत काही असतात ते तात्कालिक भावाबळे आकडे हिरवी नाकडे जे भाव आहे त्या भावाचं बळ इतकं मोठं होतं की त्या भावाच्या बळामुळे भावाचा आकार तो ईश्वर घेतो त्या भक्ताचा जसा भाव असेल त्या भावानुसार ईश्वर तो आकार घेतो आणि तो भक्तासमोर भाव ओसरेपर्यंत राहतो भाव ओसरला की गायब याला दुसरा काही शब्द नाही भाव ओसरला की तिरोधान म्हणतात हे एक त्याचं दर्शन आहे पण आत्ताचा मुद्दा आहे ईश्वरा ह्या तत्वाचं कधीही दर्शन कारण तो फक्त शास्त्राने सांगितला म्हणून स्वीकारायचा सा, आणि तर्काने ईश्वर मानल्याशिवाय या जगाची संगती लागत नाही म्हणून मानायचा आणि तिसरा भाग ब्रह्म काहीही करत नाही आणि जगत झालेलं दिसतो मग कर्तृत्व द्यायचं कोणाकडे आता हे एक ओझ खांद्यावर देण्यासाठी कर्तृत्वाचं ओझ खांद्यावर देण्यासाठी एक तयार केलेलं तत्व आहे कोणतं ईश्वर म्हणून शास्त्रामध्ये ईश्वर सुद्धा मिथ्या मानलेला आहे आता कठीण आहे पण वेदांत आपण म्हंटल बुलढोजार असल्यामुळे काहीही सहन होत नाही गुरु मिथ्या शिष्य मिथ्या ईश्वर मिथ्या शास्त्र मिथ्या काय राहिलं मग ब्रह्मसत्याय हे सुद्धा मिथ्या कारण म्हणणार कोण ब्रह्मसत्य आहे म्हणणार कोण ज्या अर्थी ब्रह्मसत्य असं म्हटलं जातं त्या अर्थी कोणीतरी म्हणणार आहे ज्या अर्थी कोणीतरी म्हणणार आहे त्या अर्थी ते म्हणणं आहे कारण तुमच्या म्हणण्यावाचून त्याचं सत्यत्व वाढलेलं नाही असे जे निर्णय आहेत हे निर्णय एकदा झाले की माणूस अतिशय निवांत असतो अत्यंत शांत असतो आणि जे नेमकं केलं पाहिजे साधन ते नेमकं साधन घडतं जे अशी शांती आतमध्ये आली असेल तर निर्णायक विचार आता झाल्यामुळे जे शांती येते साधनेच्या दृष्टीने आवश्यक असलेली शांती आणि साधनेच्या दृष्टीने आवश्यक असलेली शांती आली की जी साधना होते ती साधना खरी मग फार सोपाय फार सोपा तोपर्यंत महाकठीण काम आहे आणि झाल्यानंतर अतिशय सोपाय आणि सोपं करून घ्यायची जबाबदारी तुमची आमची आहे म्हणून इथे ईश्वर नावाचं तत्व आहे त्या ईश्वराने ह्या जगाची उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या रूपाने उत्पत्ती विष्णूच्या रूपाने सांभाळ आणि शंकराच्या रूपाने ह्या जगाचा नाश माणूसला फार वाचतात आहे भारतात ब्रह्मदेवाची देवळं किती येतो एखाद दुसरं कुठंतरी ब्रह्मदेवाचं देवळ असेल पण याच कारण आहे त्या ब्रह्मदेवाची उपासना करून आता तो मला काय देणार आहे जे करायचं ते करून ठेवले मला जन्माला घालून ठेवले सृष्टी उत्पन्न करून ठेवले माझ्या प्रारब्धाची जी व्यवस्था ते करून ठेवली आता ब्रह्मदेवाच्या उपासना करण्यात काहीही अर्थ नाही म्हणून ब्रह्मदेव आमच्या यादीतून बाहेर गेल्यात फार वाजता माणूस नावाच्या प्राणींसोबत फार वाजताय आता स्थिती सांभाळणारा कोण आहे विष्णू मग त्याच्यावर आता सगळा भर कोणावर आहे त्या विष्णूवर सगळा भर आहे त्राही माम त्राही माम म्हणजे काय माझा सांभाळ कर माझं रक्षण कर माझा अमुख कर माझा तमुक कर आणि इतकं सगळं करायला सांगून तो करायचं ते केल्याशिवाय हे सगळं मुद्दाम स्पेन मध्ये एक चर्च होत समुद्राच्या काठी आणि समुद्राच्या काठी ते चर्च असताना साडेतीनशे माणसं त्या चर्च मध्ये येशूची प्रार्थना करत होती समुद्राकाठी चर्च आपला गणपती बोळ्यासारखा वीस फूट उंचीच्या चार लाटा आले, आणि ईश्वराची प्रार्थना करणारे साडेतीनशे लोक प्रार्थना करीत असतानाच मरण पावले एका धर्माचा झाला सगळ्या धर्मांची अवस्था तीच आहे काय बदल नाही नुकतीच मक्केला आपलेच लोक काय म्हणतात हातच्या यात्रेला जळून हे दोनशे लोक तरी जळून अमरनाथच्या यात्रेमध्ये शेकडो लोक आटोपले आता ईश्वर रक्षण करतो का करत नाही रक्षण करतो का करत नाही तर सगळे तटस्थ झालेले <laughs> पाहिले की ज्याच्यामध्ये गणपती दत्त सात वार सात देवांचे साथीच्या साथी देव असे पुढे असे लावलेले असतात अॅक्सिडेंट जेव्हा होतो त्या त्यांच्या सगळ ऍक्सिडेंट होतो कोणासगट त्या देवांसगट ऍक्सिडेंट होत आता इतकं सगळं रोज दृश्य दिसत असताना त्या विष्णूची माता वाचव मला वाचव अशी प्रार्थना करणं कितपत वास्तवाशी धरून आहे आता एकमात्र एक मात्र आहे की याचा अर्थ असा नव्हे की त्याची प्रार्थना करू नये आता आपल्याला दोन्हीचा विचार करायचा कोणी म्हणाल दुतुंडी चाललंय पण आहेच तसं काय करायचं अद्वैताचा अनुभव हे पर्यंत दुतोंड राहणार आहे हे लक्षात ठेवायचं अद्वैताचा अनुभव जोपर्यंत येत नाही तो पर्यंत दुतुंडी राहणार आहे कस त्याचा विचार करणार विमान प्रवासामध्ये वीस हजार फूट उंचीवर विमान गेल्यानंतर मोठं वादळ झाल्याची सूचना पायलटने दिली आता त्यावेळेला कोणाची आठवण करायची प्रचंड वादळ झालंय आठवण कोणाची करायची पायलटला नमस्कार करायचा का तो त्याच्या कामात गुंतलाय तुमच्या नमस्काराकडे बघायला करा वेळ नाही ते परिसर असतो एअर होस्टेस असते त्यांना नमस्कार करायचा का जमिनीवर तुमची जी वाढ बघतायत त्यांना नमस्कार करायचा का त्यांना नमस्कार करा मग कोणाची आठवण करायची त्यावेळेला एकच फक्त जागा शिल्लक आहे ज्याची आठवण कारण त्या आठवणीत जावं ह्यासाठी त्याची आठवण करायची आता त्यांनी वाचवावं असं नाही त्या आठवणीत जावं त्या, त्या, त्या अंतक्कण वृत्ती विष्णूच्या आकाराची झाली असताना जर जे काय व्हायचं ते झालं वाचलो तरी अंतक्कर्ण वृत्ती विष्णूच्या आकाराची राहील आणि गेलो तरी अंतक्कर्ण वृत्ती भगवान विष्णूच्या आकाराची राहील आणि विष्णूच्या आकाराच्या अंतक्कर वृत्तीत राहिल्याचं जे फळ आहे ते फळ दोन्ही पद्धत दोन्हीतलं काही जरी झालं तरी मिळणार आहे म्हणून त्याच्या स्मरणात असावं हे बरोबर पण पण आता पण कळलं असेल की त्याची प्रार्थना मला वाचवा अशा तऱ्हेची जी प्रार्थना आहे ती वाचवा नावाची प्रार्थना करण्याची त्याला काही फळ नसावं असं वाटणं मतभेद असू शकेल कारण असा फार धक्के देऊन आहे एकएक बेता बेता। सावकाश सावकाश हळूहळू हळूहळू धक्के द्या आणि धक्के हळूहळू त्याचं कारण आहे आम्हाला अशा सवय लागलेल्या असतात की तो सगळं वाचवणारा काय करणारा कोण आहे तो तोच आहे आजपर्यंत एकही पृथ्वीच्या पाठीवर असा माणूस नाही की ज्यांनी मला वाचव असं म्हटलेलं नाही पण पृथ्वीच्या पाठीवरचा एकही माणूस अजून गेल्याशिवाय राहिलेला नाही अशी गणित जर आम्ही बरोबर मांडली तर नेमका ईश्वर कशासाठी आहे हे आपल्याला कळेल फक्त ईश्वराचा एकच उपयोग आहे तुमच्या आमच्या दृष्टीने ईश्वराने दिलेल्या आज्ञा तंतोतंत पाळायच्या विधी ते पाळीत निषेधाते गाडीच मज देऊने कर्म फळे अशा पद्धतीने ईश्वराची कृपा झाली की पुढची गुरुकृपा शास्त्रकृपा आत्मकृपा या तिन्ही कृपांची व्यवस्था त्या ईश्वराकडून होते आणि म्हणून ईश्वर उपास्य आहे या ईश्वराकडे काही मागायचं नाही म्हणूनच उपासना कशी असली पाहिजे निष्काम कथे कथा एवढं सगळं फिरवून फिरवून पुन्हा कथे करायची कथा मूळ पदावर आली वेदवहीत निष्काम कर्म वेदवहित निष्काम उपासना हे जर झालं तर चित्तशुद्धी चित्त, चित्त शांतीची व्यवस्था होते आणि चित्तशुद्धी चित्त, चित्त शांतीची व्यवस्था झाली की चित्त चैतन्याकार व्हायला वेळ लागत नाही हे जे काय फंडामेंटल्स आहेत ग्राउंड त्याला थमरुल्स म्हणतात आणि हे थमरुल्स जोपर्यंत आम्ही बरोबर स्वीकारत नाही तोपर्यंत ब्रह्मोदेव नको विष्णू पाहिजे आणि शंकर तर फार पाहिजे बेताबेताने न्या नेताना जरा बेताबेह बेता न्या काही थोडा ग्रेस पिरियड देत असला तर बघा अशा पद्धतीच्या सगळ्या त्या प्रार्थना करण्यासाठी भगवान शंकराची मंदिरं सुद्धा जागोजागी आहेत भगवान विष्णूची मंदिर जागोजागी ब्रह्मदेवाला खड्यासारखा बाजूला ठेवलेला आहे आता सांगा माणूस बसतात आहे की नाही असा विचार केला तर आता मुद्दा असा चाललाय की हे सगळ्या जगाची निर्मिती कोण करतो ईश्वर जगताची निर्मिती करतो उत्पत्ती स्थिती आणलय या तिन्ही गोष्टी ईश्वराच्या स्वाधीना आहेत ब्रह्म काहीही करत नाही कारण ब्रह्म अक्रिय आहे आणि ते मी आहे मग ब्रक्रिय असेल निष्क्रिय नाही त्या दोन्हीतला एक थोडं अंतर समजून घ्यायचं निष्क्रिय नावाचं एक प्रकरण वेगळंच आहे अक्रिय शब्दाचा अर्थ करून करू न करता भोगून पाहून न पाहणार ऐकून न ऐकल्यासारखं करणार एक जमात इकडे असता असं म्हणतात ऐकून न ऐकल्यासारखं करतात अशी सगळी जमात इकडे आहे खरं आहे ना बरोबर ताबडतोब अग्रिमेंट आहे आता अशा दृष्टीने ते ब्रह्म का तसं निष्क्रिय आहे काक्रीय काक्री उपनिषदामध्ये मुंडकोपनिषेदाने ब्रह्माला है। अक्रीड असं नाव दिलं सर्वात चांगला शब्द आहे अक्रीड आहे त्याला अक्रीड का याचं कारण आहे तो अपाद आहे अपाणी आहे अप्राण आहे अजीव आहे अनयत्र आहे अमन आहे आता क्रिया करण्यासाठी जे जे सामुग्री राहते एकही सामुग्री त्याला नसल्यामुळे तो कोणत्याही तऱ्हेची क्रिया करत नाही म्हणून ब्रह्म निष्क्रिय आहे किंवा अक्रीड आहे आणि ते मी आहे म्हणून जीव रूपानी जे जे मी करतो ते आत्मरूपानी करत असा आत्म जर निर्णय असेल तर जीवरूपाने मी पाहतो आत्मरूपाने पाहत नाही जीवरूपाने मी ऐकतो आत्मरूपाने ऐकत नाही जीवरूपाने मी भोगता आहे पण आत्मरूपाने मी अभोगता आहे जीवरूपाने मी तिन्ही अवस्थांचा भोगता आहे आत्मरूपाने मी तिन्ही अवस्थांचा साक्षी आहे अशा तऱ्हेचे निर्णय आत्म बसलेले असतील पक्के तर ऐकून सुद्धा परिणाम नाही पाहून सुद्धा परिणाम नाही आणि परिणाम नाही शब्दाचा अर्थ आतली शांती ढळत नाही हे सर्वात महत्वाचं आहे जग जगासारखं चालणार व्यवहार व्यवहारासारखा चालणार देह देहासारखा चालणार प्रपंच प्रपंचा सारखा चालणार ते नियोजित आहे पूर्व नियोजित असं व्हायचं असं व्हायचं असंच व्हायचं फरक नाही आणि हेच आम्ही स्वीकारायला तयार ते जसं व्हायचं तसंच ते व्हायचं हे स्वीकारायला तयार नाही असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे असं होता कामा तसं होता हे झालेलं खपणार नाही ते था झालेलं चालणार नाही हे काय हे जे वाक्य आहे हे वाक्य मुळात साधकाला नष्ट करणारी वाक्य आहे जो खरा साधक आहे त्या खरा साधकाला हे वाक्य नष्ट करतात आणि म्हणून ठेवलेले आनंद जैसी स्थिती आहे तैशापरी कौतुक कुक आहे संचिताचे हे सगळे निर्णय साधकाने मनामध्ये अगदी ठामपणाने सांभाळून ठेवले असले पाहिजे आणि हे जेव्हा ठामपणे सांभाळून ठेवतात तेव्हा मग सोहम नाम जे काही असेल साधन जे आपलं ठरलेलं साधन आहे ते साधन अतिशय छान पद्धतीने होतं आणि अन्यथा चांगल्या पद्धतीने होणं शक्य नाही म्हणून मी नामाला बसलो की नेमकं जे पूर्वी कधीही आठवलेलं नाही ते आठवल्याशिवाय राहत नाही ध्यानाला बसल्यानंतर बरोबर कधीही डोळ्यासमोर येत नाही ते डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही आणि याचं एकच कारण आहे की ईश्वरांनी मला जसं ठेवलंय तसं मी राहत नाही हाच विषय आपल्यासमोर आता खरं नाही आहे पण हा विषय आमच्या समोर जरी नसला तरी या विषयाची सारखी दखल घेण्याची आवश्यकता आहे आणि अशी दखल घेतली तर ब्रह्मसूत्र आतमध्ये ठसेल ब्रम्ह सूत्राचा हा जो अपेक्षित परिणाम आहे तो अपेक्षित परिणाम होईल म्हणून ईश्वराकडे सगळं कर्तृत्व या जगताचं ईश्वराकडे दिलंय सगळे उलाढाल या जगताची ती ईश्वर आहे करतो ब्रह्म काहीही करत तरी सुद्धा सुधा मंटल जावर हे सर्व भाज का नष्ट में आक्षेप घूम हे सर्व जग निर्माण होते अनुमान है, है। तो वास्तव है पूर्वपक्ष पूर्वपक्ष तुम्हारा तर्क है तर्क मे हा ब्रम्मापासन ये सग जग निर्माण होाव अ पुम्मी निर्माण होता असन अस है तर्क नहीं है। मग तर्क नाही तर काय आहे त्याचं उत्तर दिलंय शंकराचार्याने त्याचं उत्तर दिलंय की हा तर्क नाही आहे मग हे काय आहे हे वास्तव आहे आणि वास्तव कस कशावरून ठरतं श्रुतीप्रमाणावरून वास्तव वास्तव शब्दाचा अर्थ तुम्ही आम्ही व्यावहारिक दृष्टीला वास्तव म्हणतो ते वास्तव इथं नाही वास्तव काय आहे श्रुती जे सांगितलं ते वास्तव आणि या क्षेत्रात फार लक्षात ठेवायची गोष्ट आहे श्रुतीप्रामाण्य हे सर्वात श्रेष्ठ मान्य आहे आणि हे जो विसरतो तो प्रश्न विचारल्याशिवाय राहत नाही हे कसं असं कसं तसं हे कशावरून ते कशावरून त्याला उत्तर एकच आहे श्रुती सांगते त्यावरून गीता सांगते त्यावरून भगवंत सांगतात त्यावरून शासक सांगतात त्यावरून त्याला दुसरं एकही उत्तर नाही आणि एकाही उत्तराची अपेक्षा सुद्धा आणि अशी उत्तराची अपेक्षा ठेवली की संशयाते त्याच्या संबंधी एक निर्णय काय आमचा आहे संशयात मान नश म्हणजे काय ते वेदांत शास्त्राचं हे जे सूत्ररचना आहे त्या सूत्ररच उद्देश असा असा आहे की वेदांत वाक्याची फुलं एकत्र करायची आणि एक तत्वज्ञानाचा छान हार करायचा वेदांत वाक्याची फुलं एकत्र करायची तत्वज्ञानाचा एक हार तयार करायचा आणि कोणती फुलं वेचायची नेमकी कोणती फुलं बचायची ते हे सगळं स्वरूप समजून घ्यायला मदत करतील अशा तऱ्हेची जी फुलं आहे तेवढी फुलं घ्यायची कारण वेद फार मोठा पसार पसारा आहे वेदांत प्रचंड पसार आहे त्या एवढा पसाराचा विचार करण्याची आम्हाला गरज नाही नेमकं आम्हाला जे समजवून घ्यायची गरज आहे ते समजवून घेण्यासाठी ज्या वेदांत वाक्याचा उपयोग आहे तेवढे वेदांत वाक्य घ्यायचे उदाहरण आहे उपनिषद आहेत पण आचार्याने साधारण बारा ते पंधरा उपनिषदच फक्त स्वीकारली ब्रह्मसूत्रांचं स्पष्टीकरण करण्यासाठी बारा, बारा ते पंधराच्या दरम्यान उपनिषद स्वीकारली बाकीची उपनिषद स्वीकारली नाही का बरं नाही कारण स्पष्टीकरणासाठी बारा पंधरामध्ये जेवढं काही उपनिषदातले सूत्र आहेत किंवा मंत्र आहेत तेवढे मंत्र पुरेस आहेत जास्त मंत्रांची गरज म्हणून निवडक फुलांची माळ गुंफावी हा ब्रह्मसूत्रांच्या रचनेचा उद्देश आहे आणि निवडक कोणती कोणती फुलं आहेत तेवढी निवडक फुलं स्वीकारायची आणि त्यासाठी आता ब्रहदारण्यक उपनिषदामध्ये या आत्मदर्शनाची एक पद्धत श्रीगुरूंच्या संदर्भात आपल्या समोर मांडली ती सुद्धा एक समजून घ्यायची पण ज्याला ब्रह्म म्हणतात त्या ब्रह्मानुभवाची एक पद्धत श्रीगुरूंच्या संदर्भामध्ये ब्रहदारण्यक उपनिषद मांडली त्याची सुरुवात अशी आहे ज्याप्रमाणे बुद्धिमान व हुशार माणूस गांधार देशी पोहचतो आता हे पुस्तक आता ठेवून दिस आहे तो मूळचा गांधार देशातला आहे आणि गांधारचा देशातला असताना काही चोराने त्याला मोठ्या जंगलाच्या पलीकडे नेऊन सोडून दिला आणि सोडल्यानंतर त्याचे हातपाय बांधले होते आणि डोळे सुद्धा बांधलेल्या स्थितीत त्याला नेऊन सोडून दिला तिकडून एक दयाळू माणूस आला त्या दयाळू माणसाने त्याचे हातपाय सोडले डोळ्यावरची पट्टी काढली आणि त्याला विचारलं तू कुठून आलास मग त्यांनी सांगितलं मी गांधार देशातून आलो पण आता एवढं जंगल मी तुडवीत आलोय आणि डोळे बांधून आणल्या असल्यामुळे ज्या मार्गाने आला तो मार्ग मला ठाऊक नाही पण तो माणूस जो दयाळू होता त्या दयाळू माणसाला गांधार देशाचा पत्ता चांगला ठाला म्हणून डोळ्याची पट्टी काढली हातापायाची बंधनं सोडली आणि गांधार देशात कसं जायचं त्याच्या खाणा खुणा समजावून आणि एवढी सूचना दिली ज्या खाणा खुणा मी समजावून सांगतोय तू जा आणि कुठे एखादी खूण विचारायची वेळ आली तर योग्य माणूस जसेल त्याला तिथे विचार आता हे सगळं हा जो भाग आहे हा गुरु शिष्य संबंधातला जो भाग आहे आणि ह्या पद्धतीने जर आपण बरोबर वाटचाल केली तर या ब्रह्माचा अनुभव आल्याशिवाय ज्या ब्रह्माचा आपण विचार करतो त्या ब्रम्हचा अनुभव आपल्याला आवश्यक नेमकं काय करतात हे वाट दाखवणारे करतात काय आता याच्यामध्ये शिष्यमंडळींची फार पंचायती आणि पंचायतीच कारण आहे की त्यांना असं वाटत असत की काहीतरी जादूची कांडी फिरवावी आणि जादूची कांडी फिरवून ब्रह्मज्ञान आम्हाला करून द्याव हा शब्द करूनच मोठा विचित्र आहे करून कसं द्यायचं जे आहेच त्याचं ज्ञान करून कसं द्यायचं पुन्हा सूर्याला काठी जावण्याचा प्रकार आम्ही उद्या सकाळी सूर्याला काढे जाऊन सूर्याला प्रकाशित करू असं म्हणणं जितकं विपरीत आहे तितकंच ज्यांनी काहीतरी जादूंची काठी फिरवावी आम्हाला भरघोस आशीर्वाद द्यावा आणि भरघोस आशीर्वाद देऊन आम्ही काहीही न करता जे व्हायला पाहिजे ते व्हावं अशा तऱ्हेचा मोठा गोड अपेक्षा किंवा गोड विचार सर्वांच्या मनामध्ये असतो माझं सांगतो माझ्या वेळची गोष्ट मी दुसऱ्या कोणासंबंधी बोलत नाही मला त्यावेळेला असंच वाटत असा त्यावे वाटल्यानंतर त्याने सांगितलं असं जर तुला वाटत असेल तो उद्यापासून पुन्हा माझ्याकडे येऊ नको किती गोष्ट सांगून टाकली इतकी सोपी गोष्ट सांगून टाकली मग त्यानंतर ही कथा मला सांगितली की अशा अशी कथा ती वाचा आणि कथा वाचा नंतर पुन्हा माझ्याकडे चाचलं तर या नाता नाही आलं तरी सुद्धा चालेल आता यातला विनोदाचा भाग सोडून देऊ आपण मुद्दा एकच आहे की परतीच्या वाटेवरच्या खाणाखुणा सांगायचं काम ते करत असतात आणि या परतीच्या वाटावाटा खाणाखुणा लक्षात ठेवायचं काम आणि एखादी खून विसरली तो वाटेत कोणीतरी भेटेल त्याला विचारण्याचं काम हे कुणी करायचं असत हे त्यांनी शिष्याने करायचं असतं आणि असं वाट विचारत विचारत जो प्रवास करायचा असतो तो प्रवास केल्यानंतर तो मूळच्या स्वतःच्या गंधार देशाला जातो दुसरीकडे कुठे जात मी पुन्हा तेथे जंगल ओलांडून पलीकडे गेला आणि जंगल ओलांडून पलीक मागे आला मागे येऊन कुठे आला पुन्हा आपल्या स्वतःच्या मूळच्या ठिकाणीच आला एक दृष्टांत सांगतो म्हणजे आणखीन लवकर पटाला सोपवून जात असा मी एकदा नागपूरला गेलो ते कार्यक्रम लांबला माझा एक दिवसानी रिझर्वेशन मंगळवारचं होतं बुधवारचं रिझर्वेशन नव्हतं नागपूरच्या लोकांनी एक व्यवस्था करून दिली ते म्हणून एक विश्वास पाटील या नावाचे ग्रस्त आहेत तुमच्याच वयाचे आहेत पुरुषही आहेत त्या तुमच्या तिकिटावर तुम्ही प्रवास करा त्यांच्या तिकीट माझ्या दिलं बसलो महाराष्ट्र एक्सप्रेस मध्ये घोकायला सुरुवात सहा अहम ते मला सूचना दिली होती की तिकीट चेक राहिल्यानंतर चुकून सुद्धा देशमुख नाव सांगायचं नाही तुम्ही विश्वास पाटील हेच नाव सांगितलं पाहिजे आता इतकं मी वर्षानुवर्ष साठ वर्ष देशमुख मी असा निश्चय असताना मग पुन्हा नवीन निश्चय करायची पाळी आली म्हणून चुकीचा निश्चय जो आहे तो करत बसलो मी विश्वास पाटील मी विश्वास पाटील मी विश्वास पाटील अखंड रात्रभर भूकंपट दोन वाजता टी सी आला खडबडून जायला मी विश्वास पाटील अहो म्हणे तुम्हाला विचारलंय का आणि त्यांना संशय आला ज्या अर्थी सांगतात त्या अर्थी काहीतरी गडबड असली पाहिजे आणि असं सबंध प्रवास भर बी सहा अहम विश्वास पाटील विश्वास पाटील असं म्हटल्यानंतर पुणे स्टेशनवर उतरलो एक ओळखीचा भेटला तो मला म्हणाला काय डॉक्टर देशमुख तुम्ही इकडे कोणी इकडे कोण देशमुख <laughs> आता कोण देशमुख म्हटल्यानंतर आली पण जाईल आता पुन्हा मला घोक्याची पाड सहा हम, म्हणजे मी जो मूळचा आहे तो मी आहे असं घोकायची पाळी आली आणि याचं जा एकच कारण आहे की चुकीचा मी घोकत राहिलो देहोहम मनोहम प्राणहम असं वर्षानुवर्ष वरशा घोकत राहिल्यामुळे आता मला नवीन पाळी आली मी तो आहे त्यामुळे सोहम घोकून काय होणार आहे तोच पुन्हा नवीन काय व्हायचं नाही जो चुकीचा झालो होतो तो पुन्हा जसा होतो तसाच होणार आहे एवढं लक्षात आलं तर आपल्याला कळेल काहीही नवीन व्हायचं नाही जे माझं मूळचं स्वरूप आहे तेच गमावून बस बसलो हरवून बसलो का हरवलो का गमावलो एक आवरण आलं कसलं आवरण आलं पात्रेण, पात्रेनं सत्यशा मुखम असं ते सोन्याचं चकचकीत झाकण आहे त्या चकचकीत झाकणाने स्वरूप मला झाकलं गेलं आणि सोन्याचं चकचकीत झाकण म्हणजे दृष्टणारं जग हे जे दृश्य जगत आहे ते सोन्याचं चकचकीत झाकण आहे ते मला आकर्षित करत असतं आणि त्या आका आकर्षणामुळे त्याच्या खाली झाकलेलं जे तत्व आहे ते झाकलेल्या तत्वाकडे आमचं दुर्लक्ष होतं म्हणून त्यांनी असं प्रार्थना केली की हे झाकण तेवढं दूर करा आणि हे झाकण तत्व झाकण दूर केलं की के त्याच्या खाली दडलेले तत्व आहे जे ते सोहम अस्मी तेच तत्व मी आहे असा तुझ्या कृपेने अनुभव येईल तेव्हा ब्रह्मज्ञान झाला म्हणतात ज्या ब्रह्माचा आपण विचार करतोय त्या ब्रह्माचं अनुभव जो हवा असेल ते मी आहे असा अनुभवा असेल तर त्याचा उपाय कोणता आहे ती मी नाही असं ज्या ज्या कारणामुळे वाटतं ती सगळी कारण दूर करायची आणि ती सगळी कारण दूर केली की जे मी आहे तो मी आहे असा अनुभव यायला वेळ लागत नाही काय मधले येणारे कारण जन्माद्यास आहे आता ज्यापासून हे सगळं जग उत्पन्न होतं त्याच्यावर भासत आणि काही जेळाने निवृत्त होतं ते जग मला त्याच्या अधिष्ठानापासून दूर ते जग मला त्याच्या अधिष्ठानापासून दूर ठेवतो मग त्या जगाचं काय करायचं ह्या जे जग मला अधिष्ठानापासून दूर ठेवतं त्या जगाचं करायचं काय जग शब्दाचा अर्थ दोन आहे हे एक जग आहे आणि एक बाहेरच जग आहे दोन जग आहे एक माझं देहरूप असलेलं जग आणि दुसरा एक बाहेरच जग दोन जग घेऊन आपण किती पर समस्तु, समस्तु। जग, जग आहेत दोन जगा आहेत वास्तविक जग दोन नाहीत पण जोपर्यंत देहोहम असा आहे मला वाटतं तोपर्यंत मी या जगापासून स्वतःला भिन्न समजतो वेगळा समजतो आणि वेगळं समजल्यामुळे हे एक जग वेगळं आणि एक बाहेरचं एक जग वेगळं अशी दोन जग घेऊन आपण चालतो सातत्याने किती ठिकाणी आपण स्वतःला कुंडून घेतो त्याचा एक विचार आहे एक मी माझ्या देहात स्वतःला कुंडून घेतो दुसरं मी माझ्या प्रपंचात मला कुंडून घेतो तिसरं या जगामध्ये मी स्वतःला कोंडून घेतो आणि चौथ एखाद्या सामाजिक कार्यात मी मला इतके पिंजरे असतात इतके काय असतात पिंजरे एखाद्या संप्रदायात सुद्धा मी मला कोंडून इतके पिंजरे येतात आणि या प्रत्येक पिंजऱ्यातून मोकळा होणारा जो मुक्त असतो या प्रत्येक पिंजऱ्यातून जो सुटतो तो मुक्त होतो आणि मोक्षरे काही पिंजरे ना एक देहाच्या पिंजऱ्यातून ठीक आहे म्हणता प्रपंचाच्या पंजर्यातून एक वेळ ठीक संप्रदायाच्या पिंजऱ्यातून दूर व्हायचं म्हणजे कस असा प्रश्न सामाजिक कार्यातून दूर व्हायचं म्हणजे कस तुम्ही समाजाभिमुख नाही कसे आहात तुम्ही समाजविरोधी तत्व कसं हे दृश्य जगाचा संदर्भ चालला आहे पण हे सगळे जे सगळे पिंजरे आहेत त्या सगळ्या पिंजऱ्यामध्ये हो, पिंजऱ्याचं स्वरूप असता कामाने हा मूळ मुद्दा आहे मूळ मुद्दा काय ह्याला पिंजऱ्याचं स्वरूप असता कामाने ह्या देहात राहूनच काम करायचंय पण देहाला पिंजऱ्याचं स्वरूप असता कामाने पिंजऱ्याचं स्वरूप केव्हा येतं मी देह आहे असं जेव्हा होतं तेव्हा देहाला पिंजऱ्याचं स्वरूप येतं प्रपंचा करता मी आहे असं जेव्हा ठरतं तेव्हा प्रपंचाला पिंजऱ्याचं स्वरूप येतं हे जग सत्य आहे असं जेव्हा ठरतं तेव्हा जगताला पिंजऱ्याचं स्वरूप येत हा जो संप्रदाय हा संप्रदाय एक साधन आहे हे जेव्हा लक्षात राहत नाही तेव्हा संप्रदायाला जेव्हा साध्याचा दर्जा येतो तेव्हा संप्रदाय हे पिंजरावून बसतो आणि सामाजिक काम पुन्हा तिथे कर्तृत्व असत आणि माझ्याशिवाय ते होणार नाही मी नसेल तर होणार नाही घरामध्ये सुद्धा आमचं साधन मी गेल्यानंतर तुम्हाला कळेल अनेकांच्या घरातले एक वाक्य मी गेल्यानंतर मी असेपर्यंत तुम्हाला कळणार नाही मी गेल्यानंतर तुम्हाला कळेल असं पाच पंचवीस वेळा म्हटल्यानंतर ऐकावं लागतं जाऊन बघा आणि असं जाऊन बघा ऐकायला लागत <laughs> की मग फार फंचाईत होऊन जाते हे जी फल काय म्हणून फजितीच फजित सगळे पिंजरे आहेत प्रत्येक पिनर्यातून मुक्त म्हणून हे मोक्षाचं एक मोठं नाही तसं ईश्वराच्या पिंजऱ्यातून सुद्धा सुटका आहे आणि मी ब्रह्म आहे ह्याही पिंजऱ्यातून सुद्धा पिंजरे झाले इतक्या सगळ्या पिंजऱ्यातून मोक्षासाठी सुटावं लागतं हे त्याच्या लक्षात येत नाही तो मुक्त होण्याची शक्यताच नाहीये मी ब्रह्म आहे हा सुद्धा एक शेवटचा पिंजरा आहे त्याला महाकरण शरीर असं म्हणतात त्या महाकरण शरीराच्या पिंजऱ्यातून सुद्धा बाहेर पडायचंय आणि इतक्या पिंजऱ्यातून जो सुटतो त्याला मुक्त असं मुक्ती सोपी आहे का मुक्ती सोपी आहे का कठीण आहे अहो म्हटलं तर फार सोपी आहे फक्त हे पिंजऱ्याचं स्वरूप जे आम्ही देऊन ठेवलेलं ते पिंजऱ्याचं स्वरूप द्यायचं नाही फक्त त्यात असायचं पण भगवंतानी नव्या अध्यायात सांगितल्यासारखं सगळ्यात आहे पण कशातही नाही सगळ्यात मी आहे पण माझ्यात काही नाही सगळ्यात मी आहे पण माझ्यात काही नाही असं एकदा जर ठरलं तर सगळ्यात मी आहे त्याच्या अर्थात सगळ्या ह्या सगळ्या गोष्टींसाठी जे केलं पाहिजे ते केलं पाहिजे पण माझ्यामध्ये काहीही नाही असं जर जमलं तर जमलंय माझ्या व्यवसायात मी आहे पण व्यवसाय माझ्यात नाही ज्या क्षणी मी घरी जातो रामकृष्ण हरी म्हणायला त्या क्षणी व्यवसायासंबंधी पूर्ण विस्मरण आमच्या पद्धती अशा आहे ऑफिसमध्ये गेलं की घरच्या संबंधी विचार घरी गेलं की ऑफिस संबंधी आता ही जी लक्षणं आहेत ही सगळी कुलक्षण आहेत आणि या कुलक्षणामुळे आपण जे नेमकं समोर आहेत ते सोडून बाकी सगळे विचार जर डोक्यामध्ये येत असतील तर साधन होण्याची शक्यता नाही म्हणजे कला आहे छाटून टाकण्याची आणि छाटून टाकण्यामध्येच चा, देहही छाटून टाकायचा केव्हा केव्हा साठून टाकायचं आणि देह छाटणं याला म्हणतात सोली व सुखाचा अनुभव एखादे आहेत चार पिंगरी आहेत फ्मकारण पाच कोशांचे पिंजरे आहेत अन्नमय कोश सगळे पिंजरे आहेत आणि हे सगळे छाटायचे हे सगळे सोलायचे आणि हे सगळे सोडल्यानंतर ज्या अनुभवाला येतं त्याला म्हणायचं सोली व सुख जो आहे आपल्या दालबोधाच्या सुरुवातीला सोली सुख आहे म्हणून जन्माद्यस येत ज्यावर हे सगळं अनंत सृष्टी भासते आणि या अनंत सृष्टीमध्ये एवढे पिंजरे आम्ही आमच्या कल्पनेतून तयार केलेले आम्ही आमच्या कल्पनेतून सगळे पिंजरे तयार केले आणि या सगळ्या पिंजऱ्यात अडकून बसण्याचं कौशल्य आमच्यापाशी आहे आणि हे कौशल्य जेव्हा जाईल त्यावेळेला प्रत्येक पिंजऱ्यातून सुटण्याचं कौशल्य जेव्हा येईल तेव्हा मोक्ष नावाची गोष्ट जी आहे ती मोक्ष नावाची गोष्ट सगळं जसं करायचं तसं करायचं फक्त स्वत अडकून राहायचं नाही माझ्यात काही नाही दृष्टान थूया मनते कि घटा मधे मी है घट नहीं माती मी भटा मध्य मी है घट नहीं तीसो देह है पढ़ देहात देह मजात नहीं बरबर है कि अगली भर का चुकले नहीं ना या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्व जात ते तत्वज्ञ असं स्वीकारिती देशमुख न स्वीकारिती वाटणे तिथले तिथे वाटणे ताबडतोब वाटणे म्हणून हे जे दृश्य जगत आहे ते दृश्य जगत ज्याच्या सत्तेवरती भासत ते ब्रह्म जन्माद्यस यहा या पद्धतीने पुढचा विचार आहे शास्त्र योनित्वात तो विचार दुपारी जय जय तुमच्या मन रे शांती सुखाचे भा शांती सुखाचे मन रे गुरुचरिश भवता पाणी दना रे थकली कणा कणा जीवन तृप्ती <truh> मिनासार गुरु गुरुचरणी कुंडूंद श्रावणा पर्वतान या जलदय लडिय टय filt 높ध यालदैवत देसाद मुखवया धबा धबा तोय पडे अहम पणा झडी मोरे धबा, धबा तोय पडे आह पड़ा झाडी मूडे धबा धबा of the day. जलदैवत देई साध मुक्त तू चऊ च हे सुळके मेघवीरण त्या जाके तू चऊ हे सुळके मेघवीरण त्या जाके हळूच देऊ हा के आळूज देवनी हा केली शिरी सोहची साध द्यावया जल दैवत दे साध मुक तुंग गुंग श्रावणात पर्व जगदैवत देगुरु जय सद्गुरु श्री सद्गुरु जय सद्गुरु गुरु करू श्री सद्गुरु जय सद्गुरु महिनि अज्ञानी सुख तोदयाळा हसवा पुळे वासरू हसवा पुळे वासरू श्री सद्गुरु जय सद्गुरु श्री सद्गुरु जय सद्गुरु नचे तुमच्या पदा नच नामही वदनी कदा भ्रमले प्रभु है पाखरू भ्रमले प्रभु है पाखरू श्री सद् गुरु जय सदगुरु श्री सद्गुरु जय सद्गुरु निर्ण जाणी साधू जना ना मी पातकी मी पारू मी पातकी मी पारू श्री सद्गुरु जय सद्गुरु श्री सद्गुरु जय सद्गुरु करुणा करुणा